पवित्रता के हे मंत्रदाता पवित्र से चल रहे हैं पर अब लाखों पवित्रता के है नमस्कार मित्राननों मे आ मीनाक्षी आप सर्वज ऐकत आहत रेडियो शिवनेरी रेडियो शिवनेरीत अपने सगे खूप-खूप स्वागत है मित्रांनो आज आपण ऐकणार आहोत एक सुंदर असं नवीन जीवनचरित्र प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयामध्ये समर्पित होणाऱ्या खूप सुंदर असे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचं नाव आहे दादी ब्रिज इंद्रा जसे त्यांचे नाव आहे ब्रज इंद्रा तसंच त्यांच्यामध्ये देखील खूप सुंदर अशा विशेषता आहेत मित्रांनो ब्रज म्हणजे स्थिर आणि अचल आणि इंद्र ह्या देवतेचा तर आपल्याला सगळ्यांनाच परिचय आहे तर इंद्राप्रमाणे ज्ञानाची वर्षा करणारी आत्मा तर मित्रांनो आज आपण त्यांचं जीवनचरित्र ऐकणार आहोत दादी ब्रिजिंद्रा यांचं नाव राधिका होतं तर राधिका ह्या दादा लेखराज म्हणजेच ब्रह्माकुमारी विद्यालयाचे संस्थापक ब्रह्माबाबा ज्यांना म्हटलं जातं आहे कर्तव्यवाचक नावाने ओळखले जाते आहे तर त्यांचे नाव लेखराज दादा म्हणजेच दादांच्या मोठ्या सूनबाई तर मित्रांनो आज आपण त्यांचे सुंदर असा परिचय घेणार आहोत तर राधिका ह्या लहान असताना बाजारामध्ये म्हणजेच मार्केटमध्ये आपल्या भावांसोबत आणि आपल्या आई वडिलांसोबत मिठाई घेण्यासाठी गेल्या होत्या आणि त्याच ठिकाणी दादादेखील काही वस्तू विकत घेण्यासाठी आलेले होते ज्यावेळेला दादांची नजर राधिकावर पडली त्यावेला राधिकेचं स्वरूप होतं अतिशय सुंदर आणि छोटीशी तिच्या डोक्यावर खूप सुंदर अशी टोपी होती तर त्या टोपीने दादांना आकर्षित केलं आणि दादांची नजर ज्यावेळेला राधिकेवर पडली त्यावेळेला दादांच्या मनात विचार आला की आपल्या मोठ्या मुलासाठी आपण सून म्हणून ह्याच मुलीला आपल्या घरात आणायची कारण दादा त्या समयाला म्हणजेच त्यावेळेला परमात्माचं त्यांना ज्ञानही नव्हतं फक्त त्यांनी आपल्या जीवनात गुरु केलेले होते म्हणजेच भक्ती करत होते तर दादांनी हा संकल्प मनामध्ये ठेवल्यानंतर दादा म्हणत होते की आपल्या मोठ्या मुलासाठी सुशील सुंदर आणि शांत स्वभावाची राजेशाही अशी संस्कारांची मुलगी आपल्याला आपल्या अपले घरात पहिली सून म्हणून हवी तर तसेच गुण दादांना राधिकेमध्ये दिसले पण त्या काळात राधिका खूप लहान होती त बरेस तर बरेच वर्ष निघून गेल्यानंतर राधिका जसजशी मोठी झाली तर त्यावेळेला बाबांना समजलं की राधिका आता मोठी झाली आहे तर दादांनी स्वत राधिकेच्या घरी निमंत्रण पाठवले तिच्या भावांना की तुमची बहीण मला माझ्या मुलासाठी सून म्हणून हवी आहे आणि ज्या वेळेला ह्या हे निमंत्रण स्वीकार केलं त्यावेळेला आधी त्यांनी तीन अटी दादांच्या समोर ठेवल्या पहिली अट होती की आमची बहीण नेहमी गालीच्यावरच चालत राहणार म्हणजेच तिच्या पायाला माटी लागणार नाही दुसरी अट होती की आमच्या बहिणीला जेवण बनवता येत त्या नाही त्यामुळे ती कधीही किचनमध्ये जाऊन जेवण बनवणार नाही आणि तिसरी अट होती की तिला कुठेही जायचं असेल तर ती चार चाकी गाडीमध्येच जाणार तो यहां तीन आटी जर आप स्वीकार नक्की आम आमची बहन तुम्हार परिवाराला सून मनू देऊ तर दादा ने हिग आटी इतक्या इतक सहज रूपाने स्वीकार के कारण क्या दादाजी परिस्थितिदेख खूब उच्च होती घर नौकर चाकर होते जेवन बनवा इतर काम देखी आणि दादा स्वतः हिऱ्यांचे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये हिऱ्याचे सोन्याचे चांदीचे भांडेच देखील होते आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या स्त्रियांच्या अंगावर सोन्याचे दागिने भरभरून ते देत होते तर अशा प्रकारे राजशाही त्यांनी आपल्या परिवाराला ठेवलेले होते तर ज्यावेळेला हे राधिकेचे भाऊ दादांच्या घरी त्यांची परिस्थिती बघण्यासाठी आले, तर त्यावेळेला दादांनी सर्व कपाटी खोलून त्यांना दाखवले की बघा आमच्या घरामध्ये आम्हाला देखील कोणत्याही गोष्टीची कमतरता नाही आहे त्यामुळे तुमची बहीण आमच्या घरात खूप सुखात राहील तर त्यावेळेला त्या राधिकेच्या भावांनी दादांचीही खूप सुंदर परिस्थिती बघून खूप ते चकित झाले आणि घरी जाऊन सर्व परिस्थिति वर्णन कर परिवार अतिशय सुखी रा अशा प्रकार राधिका दादाजी परिवार सून मन आर मित्र हलूह राधिके संस्कार खूब धार्मिक राधिका सुधा परिवारा मधे मिसली और एकरूप हो राधिकाचे संस्कार खूप सहज सरळ आणि राजेशाही संस्कार असल्यामुळे ती देखील त्या परिवारामध्ये तशीच राहिल्यामुळे दादांना तिचं अतिशय कौतुक वाटायचं हळूहळू मित्रांनो जसजसा समय पुढे पुढे चालत गेला तसतसं एक दिवस बाबांनी आपल्या घरामध्ये एका गुरूंचं प्रवचन ठेवलेलं होतं आणि ते प्रवचन ऐकत असताना दादांना ज्या वेळेला अस्वस्थ वाटलं त्यावेळेला दादा उठून आपल्या बेडरूममध्ये गेले आणि बेडवर आपले डोळे बंद करून शांत बसून राहिले तर त्यावेळेला राधिका म्हणजेच त्यांची सून त्यांच्या जवळ गेली आणि जवळ बसून बाबांना बघायला लागली तर बाबांच्या मुखातून ज्या शब्द निघाले निजानंद स्वरूपम अहम शिवम अहम शिवम प्रेम स्वरूपम अहम शिवम अहम शिवम तर हे पहिलेच महावाक्य राधिकेने ऐकले तर मित्रांनो किती पुण्यवान आत्मा असेल की स्वयं परमात्म्याचे महावाक्य बाबांच्या मुखातून पहिल्यांदाच राधिकेने ऐकले होते म्हणून राधिकेला पहिली साक्षीदृष्ट्या किंवा पहिलीच परमात्म्याचे महावाक्य ऐकणारी प्युअर सोल देखील म्हटलं जात आहे तर अशाच प्रकारे हळूहळू ह्या ओम मंडळीची सुरुवात झाल्यानंतर राधिकेने देखील नष्टमोहा बनून आपलं तन मन आणि धन ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये अर्पित केलं आणि बाबांची सून म्हणून नव्हे तर नवीन तिचा संबंध बाबांशी बनला म्हणजेच ज्या वेळेला लेखराजदाचं नाव स्वयं परमात्म्याने ब्रह्मा कर्तव्यवाचक म्हणून ठेवलं तसंच बाबांनी म्हणजेच परमात्म्याने ब्रह्माच्या मुखाद्वारे राधिकेचे नाव देखील ब्रिज इंद्रा ठेवले तर अशा प्रकारे ही दादींचा इतिहास ब्रह्मकुमारी विद्यालयामध्ये घडत गेला ब्रिजिंद्रा दादी म्हणजेच राधिकेला दोन मुलं देखिल होती तर ब्रिजेंद्रा दादींनी नष्टमोहा बनून दोघही मुलांना आपल्या पतीशी स्वाधीन केलं आणि त्यांच्या पतीने म्हणजेच कृष्णाने फॉरेनमध्ये जाऊन दुसरे लग्न केले आणि ब्रिजेंद्रा दादी ह्या ब्रह्मकुमारी विद्यालयात समर्पित रूपाने सेवा करू लागल्या तर मित्रांनो किती मोठा त्याग ह्या आत्म्याने आपल्या जीवनामध्ये केला होता पण त्या त्यागाचा सूक्ष्मदेखील त्यांनी कधी वर्णन देखील केलेलं नाही तर मित्रांनो इतका मोठा त्याग करणं एका गृहस्थी व्यक्तीला खूप मोठं भाग्य हे तर अशाच पद्धतीने ब्रिजेंद्रा दादींना हळूहळू मग ब्रह्माबाबांनी मुंबई सायन या ठिकाणी ठेवलं त्या ठिकाणीचं शाखा म्हणजेच ब्रह्मकुमारी विद्यालय आणि आजूबाजूचे जे छोट्या मोठ्या शाखा आहेत ब्रह्माकुमारींच्या त्या ठिकाणी जाऊन दादींनी खूप सेवा केली तर हळूहळू दादींचं देखील वय व्हायला लागलं आणि वयानुसार दादींना दम्याचा त्रास व्हायला लागला, लागला। मित्रांनो दादींनी आपल्या ह्या नश्वर देहाचा त्याग एक जानेवारी एकोणीसशे नव्वद साली केला तर मित्रांनो आज दादींना आपल्या नश्वर देहाचा त्याग करून 30 वर्ष पूर्ण झाले तर मित्रांनो आपण कधी विचार करतो की घरगृहस्थी सांभाळून आपण परमात्म्याचं ज्ञान कसं काय घेऊ शकतो तर घर घरगृहस्थीवाल्यांसाठी हे खूप सुंदर असं ज्वलंत उदाहरण आहे तर यांच्या जीवनाची हे जीवन जीवनचरित्र ऐकून आपण देखील आपली मन आणि बुद्धी परमात्म्याला समर्पित करून आपलं जीवन असं सोन्यासारखं आणि हिऱ्यासारखं बनवू शकतो आहोत तर चला मित्रांनो जर आपल्यामध्ये देखील समर्पण भावना त्यागाची वृत्ती आणि नष्टमोहा बनण्याचे गुण असतील तर नक्कीच आपण देखील आपलं जीवन डायमंड म्हणजेच हिऱ्यासारखं चमकवू शकतो आहोत तर नक्कीच आपण ह्या प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाला एकदा तरी भेट देऊन आपलं जीवन श्रेष्ठ बनवणं खूप गरजेचं आहे तर मित्रांनो आता नाही केलं तर आपल्याला कधीही हे परमात्म्याचं ज्ञान मिळू शकत नाही म्हणून आता लवकरात लवकर आपण सगळ्यांनी हे परमात्म्याचं ज्ञान ऐकून आणि आपल्या परिवाराला देखील देऊन आपण आपलं सगळ्यांचं कल्याण करून घेण्यासाठी लवकरात लवकर ह्या विद्यालयाशी जुडणं गरजेचं आहे तर मित्रांनो चला आपण परत पुढच्या भागात भेटूया नवीन आणखीन घेन तो नमस्कार पवित्रता के हे मंत्र दाता, पवित्रता के हे मंत्र दाता। चल रहे रे सनमार्ग परस ला